श्रीमद भगवद्गीता शंकर भाष्य अध्याय मागिल आठव्या अध्यायात नाडी आहे त्याचप्रमाणे होणारे रम्म प्राप्ती आणि पुनरावृत्ती या फळांचे प्रतिपादनही करण्यात आले आहे या ठिकाणी अशी शंका निर्माण होते की या प्रकारच्या साधनेद्वारा मोक्षरूपी फळाची प्राप्ती होते त्यासाठी अन्य काही साधनेचे प्रकार आहेत या संकेचे निरसन करण्याच्या निमित्ताने भगवान म्हणाले श्लोक पहिला श्री भगवान म्हणाले हे विज्ञान युक्त ज्ञान अत्यंत गुह्य असले तरी तू अत्यंत असूया शून्य असल्याने ते मी तुला सविस्तर सांगतो ते तुला समजले म्हणजे अजिबापासून तू मुक्त होशील भाष्य पूर्वीच्या अध्यायामध्ये हे ब्रह्मविषयक ज्ञान मी सांगितले इदम हे पद बुद्धीने जाणून घे या पदाच्या विशेषत्वासाठी आहे तर तू हे पद निरनिराळ्या ज्ञानांच्या वेशत्वासाठी आहे हे ज्ञान यथार्थ असून मोठे साधन आहे कारण सर्व काही वासुदेव आहे गीता सात एकोणीस आत्मा म्हणजे हे सर्व जगत होय बृहदारण्य दोन चार सहा ब्रह्म अद्वितीय एकुल एक आहे छानोग्य सहा दोन एक इत्यादी श्रुती स्मृती मधील वचने आहेत मोक्षाचे साधन अन्य कोणतेही नाही जे यपे निरा समझता भिन्न अपना स्वामी हैशवंत वगैरह श्रुति वचना देखिए मोक्षा साधन नहीं होते अर्जुना तू असूरहित मी हा अत्य गोपनीय ज्ञान विषय तुला संगत तो विषय का ज्ञान विज्ञा सहित अनुभूति सहित मैं संगत ये ज्ञान समझलेसता तू संसार बंधना पूर्णतः मुक्त होशील श्लोक दुसरा हे ज्ञान सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ आणि गोपनीपेक्षा गुप्त तसेच पवित्र अनुभव सिद्ध धर्म आचरण करण्यासाठी अविनाशी फळ देणारे आहे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आहे ब्रह्मविद्या सर्व विद्यांमध्ये अत्यंत दैदिप्यमान आहे त्याप्रमाणे हे ज्ञान सर्व गोपनीय भावांचा राजा आहे म्हणून ते अतिशय पवित्र आणि उत्तम आहे सर्वांना पवित्र करणार पवित्र करणारे असे हे अशा या ज्ञानाचे सांगावे हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवायला येणारे आहे अर्थात सुख दुःख ज्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवला येते त्याप्रमाणे हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवायला आहे एक गुणयुक्त असून धर्म बेरोधी असल्याचे दिसते परंतु आत्मज्ञान त्याप्रमाणे धर्मविरोधी नाही इतकेच नव्हे तर धर्म धर्मयुक्त धर्म आहे असा पदार्थ प्राप्त करण्यास फार दुःख दिसावे लागते म्हणून असे सांगितले आहे की ते ज्ञान रत्नांप्रमाणे विवेक विज्ञानासह समजण्यासह सोपे आहे संसारात अत्यल्प कष्ट करून सुख होणाऱ्या कर्मात कर्माचे अल्प मिळते आणि अत्यंत परिश्रमाने केलेल्या कर्माचे फळ महान असते असे दिसते पण हे ज्ञानसुद्धा सहज प्र प्राप्त होणारे असल्याने आपल्या फळाचा क्षय झाल्याबरोबर क्षीण होत जाते की काय अशी शंका येण्याची शक्यता आहे असे मानून स्पष्टीकरण करतात की हे ज्ञान कर्मफल ज्या प्रमाणे क्षीण होत जाते त्याप्रमाणे क्षीण होणारे अगरनाशवंत नाही म्हणून या ज्ञानावर श्रद्धा ठेवणे योग्य होय परंतु जे श्लोक तिसरा अर्जुना ज्यांच्या अंधकरणात श्रद्धा नसते पुरुषांना माझी प्राप्ती होत नाही तर ते जन्म मृत्यूरूप संसार मार्गात घालत राहतात भाष्य जो आत्मरूप धर्माबाबत श्रद्धा शून्य असतो म्हणजे फळ यामध्ये श्रद्धाभाव नसतो असा नास्तिक पापाचरण करणारा असुराज्य सिद्धांतांना अनुसरणारा देह म्हणजेच आत्माचे समजणारा असतो याप्रमाणे पापकर्म करणारा इंद्रियांचे लाड मनुष्य हे अर्जुना मला परमेश्वरला प्राप्त होत नाही इतकेच काय पण माझ्या प्राप्तीबद्दल त्याच्या अंतकरणात आशंका देखील निर्माण होत नाही मला प्राप्त असलेल्या मार्गावरील साधन रूप परंतु भेदमय भक्तीभावाला सुद्धा प्राप्त न होता भ्रमत राहतो असा मनुष्य कुठे भ्रमत राहतो मृत्यू रूप संसार मार्गावर अर्थात जो संसार मृत्यूयुक्त आहे त्या मृत्यू संसाराचे सार असलेल्या नरक पशुपक्षी वगैरे योग्य रूप मार्गावर तो पुन्हा पुन्हा हेलफटे घालतो या प्रमाणे अर्जुना समोर ज्ञानाची प्रशंसा करीत भगवंत पुढे सांगतात श्लोक चवता मी अव्यक्त मूर्तीच्या युगाने माझ्यामध्ये आहेत मात्र मी आहे त्यांच्यात प्रतिष्ठित नाही भाष्य मी अव्यक्त रूप परमात्मा अर्थात माझा जो सर्वश्रेष्ठ भाव आहे ज्याचे स्वरूप प्रत्यक्ष गोचर होत नाही म्हणजे मनबुद्धी आणि अन्य इंद्रिय यांचा जो विषय होत नाही असा मी माझ्या अव्यक्त रूपाने हे संपूर्ण जगत संपूर्णपणे व्यापळून टाकले आहे माझा या अव्यक्त रूपामध्ये ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्व प्राणी प्रतिष्ठित आहेत कारण कोणताही आत्म्याशिवाय प्राणी व्यवहार करण्यास योग्य नाही असे मानले जाते म्हणून ते माझ्यामध्ये स्थित आहेत अर्थात मी परमात्मा त्याला जाणून आत्मावाना होतात म्हणून ते प्राणी माझ्यामध्ये स्थित आहेत असे म्हटले जाते वास्तविक पाहता मीच या सर्व प्राणीमात्रांचे स्वरूप आहे अज्ञानी जनांचा असा अनुभव आहे की मी त्यांच्यामध्ये स्थित आहे परंतु अर्जुना हे लक्षात ठेव की मी त्यांच्या आहेत आणि या आकाराचा संसर्ग आकार विरहित आकाशाप्रमाणे अंतरव्यापी राही संसर्गयुक्त कोणतीही वस्तू केव्हाही आधीय भाव रूपाने स्थित होत नाही हे सर्व ख्यात आहे मी संसर्ग शून्य आहे म्हणून श्लोक पाचवा तू माझ्या मधील भूतसृष्टीकडे पाहू नकोस तर माझ्या ईश्वरी व्यापक स्वरूपाकडे पाहा माझे तत्व सृष्टीला धारण करणारे आणि तिचे पोषण करणारे असताना सुद्धा ते सृष्टीवर अधिष्ठित नाही म्हणजे सृष्टी हा माझा आधार नाही भाष्य वास्तविक ब्रह्मादे सर्व प्राणी माझ्यामध्ये स्थित आहेत तू मी ईश्वरीय योग युक्ति घटना यांच्याकडे लक्ष दे अर्थात मी ईश्वर योगयुक्त आहे अशा आत्मतत्वांनी युक्त आहे असे समज असंगोही नाही सज्जतेस हे श्रुती वचन सुद्धा निर्लेपता स्पष्ट करते दुसरे असेही एक आश्चर्य तुझ्या प्रत्ययाला येईल की भूतभाव युक्त माझा आत्मा संग्रहित होऊनही मी भूतांचे भरणपोषण करीत असतो परंतु मी भूतांमध्ये मा मात्र नाही कारण परमात्म्याचे भूतामध्ये स्थित असणे संभवत नाही ही स्थिती उपरोक्त न्यायाने स्पष्ट होते पूर्वपक्ष तर मग आत्मा या ठिकाणी कसा राहतो उत्तर पक्ष लौकिक बुद्धीचा आश्रय करून देहादी संघातला व आत्म्याला विलग करून आणि त्यावर अहंकाराचा आरोप करून माझा आत्मा असा वाकप्रयोग केला जातो आत्मा आपल्यापासून अलग आहे असे मानून अज्ञानाने असे प्रतिपादन केले जाते जो भूतमात्रांना उत्पन्न करतो वाढवतो पोषण करतो त्याला भूतपावन असे म्हणतात वरील दोन श्लोकांमधून प्रकट केलेला अर्थ दृष्टांत देऊन सिद्ध श्लोक सहावा ज्याप्रमाणे सर्वत्र संचार करणारा महान परिणाम करणारा वायू नेहमी आकाशातच असतो त्याप्रमाणे पंचमहाभूतात्मक ही सर्वसृष्टी माझे ठिकाणी असते असे समज सर्वत्र संचार करणारा आणि महान परिणाम करणारा वायू आकाशामध्ये स्थित असतो त्याप्रमाणे आकाशाप्रमाणे सर्वमय असले असणाऱ्या परमात्म्यामध्ये संपूर्ण भूत मात्र निर्लेपणे स्थित आहे असे समज याप्रमाणे जगाच्या स्थिती आकाशातील वायूप्रमाणे माझ्यामध्ये जी भूतमात्र स्थित आहेत ती सर्व भूतमात्र दुसऱ्या कल्पाच्या प्रारंभी मी ती भूतमात्रई पुन्हा प्रकट करतो भाष्य हे कुंतीपुत्रा हे सर्व प्राणी मात्र हृदयाच्या वेळी त्रिगुणात्मक असलेल्या माझ्या कनिष्ठ दर्जाच्या अपरा नामक प्रकृतीला प्राप्त होतात पुन्हा कल्पाच्या सुरुवातीस अर्थात उत्पत्तीचे वेळ मी पुन्हा पाहिल्याप्रमाणे या सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती करतो या प्रकारे श्लोक आठवा मी माझ्या प्रकृतीला स्वाधीन करून घेऊन प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यामुळे परतंत्र असलेल्या या संपूर्ण भूत मात्रांना पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो भाष्य मी माझ्या प्रकृतीला स्वाधीन ठेवून या प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या संपूर्ण परंतु परतंत्र असलेल्या भूतसमुदायाला उत्पन्न करतो कारण हा सर्वसमुदाय स्वभावतो परतंत्र आहे मग या भूतसमुदायाची रचना करताना विषमता असल्याचे जाणवते त्यामुळे जो परमेश्वर हे उत्तम करतो त्यामध्ये विषमता आहे आणि त्या विषमतेचा संबंध पाप बुडण्याशी देखील असेल या शंकेचे निरसन निमित्ताने भगवान पुढे म्हणतात श्लोक नववा अर्जुना जग निर्मितीच्या कर्माविषयी माझ्या ठिकाणी मुळेच अस नाही त्यामुळे मी उदासीन तटस्थ असल्यासारखा दिसतो म्हणून या कर्मांचे बंधन मला लागत नाही अर्जुनाच्या विषम रचने ते मला ईश्वराला बांधून टाकत नाही असे कर्म मला बंधनात टाकत नाही याचे कारण असे की या कर्मांच्या बाबतीत मी उदासीनाप्रमाणे तटस्थ असतो अर्थात आत्मा आहे म्हणून जसा कोणी उदासीन उपेक्षा करणारा स्थित असतो त्याप्रमाणे मी अविचित्र असतो अशा कर्मांच्या फळांच्या अपेक्षेने कर्म करतो अशी अहम बुद्धीरहित मी राहतो कारण ही कर्मे मला बांधू शकत नाहीत याचा अभिप्राय असा घेणे आवश्यक आहे की कर्तृत्वा बद्दलच्या अभिमानाचा अभाव आणि कर्मफळा संबंधी आसक्तीचा अभाव दुसऱ्याला बंधनकारक न ठरणार आहे याशिवाय अन्य प्रकारे केलेल्या कर्मांपासून मूर्ख लोक घोषाप्रमाणे स्वतःला बांधून टाकतात या भूतसमुदायाला मी उत्पन्न करतो आणि त्या क्रमांच्या बाबतीत मी पूर्ण उदासीन अलग राहतो गीता नऊ नऊ असे म्हणणे एकमेका विरुद्ध आहे अशा येणाऱ्या शंकेला उत्तर देण्याच्या निमित्ताने भगवान म्हणतात श्लोक दहावा अर्जुना माझी प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली राहून स्थावर जंगमात्मक सर्व सृष्टी उत्पन्न करते म्हणून जगाचे परिवर्तन चालू असते भाष्य सर्व ठिकाणी द्रष्टा असणे हे माझे स्वरूप आहे अशा अविकृत स्वरूप असलेल्या माझ्या आधीपत्याखाली अविद्या रूप आधी त्रिगुणात्मक असलेली माझी मायाला उत्पन्न करण्याचे कार्य करते भूतमात्रामध्ये गुप्त असणारा एकच देव आहे तो सर्व व्यापी आणि सर्व भूतमात्रांच्या अंतरात प्रतिष्ठित आहे त्याचप्रमाणे तो सर्व स्वामी सर्व भूतमात्रांचा आधार साक्षी चेतन शुद्ध आणि गुणरहित असा आहे श्वेतश्वेता तर सहा अकरा हे पंचपुत्रा मी या सर्वांचा अधिपती आहे म्हणून चराचराचे साकार आणि निराकार रूपयुक्त समस्त जगत सर्व प्रकारच्या अवस्थांमध्ये परिवर्तित होत राहते कारण जगाच्या समस्त प्रकृती कारण जगाच्या समस्त प्रवृत्ती साक्षीत्वाचे विषय बनल्या आहेत मी हे भक्षण करतो पाहतो सुखाचा अनुभव घेतो दुःखाचा अनुभव घेतो यासाठी विशिष्ट प्रकारचे कार्य मी करीन विविध वस्तूंचे ज्ञान करून घेईन अशा या जगाच्या विविध प्रवृत्ती आहेत त्या सर्व प्रवृत्ती ज्ञानादिन आहेत इतकेच नव्हे आहेत जो या जगाचा अधिपती चेतन आणि साक्षी रूप आहे तो श्रेष्ठ अशा हृदयाकाशामध्ये स्थित आहे तत्तुरी ब्राह्मण दोन आठ नऊ इत्यादी मंत्र देखील हाच अर्थ दर्शवतात म्हणून अधिरूप अधिपतिरूपाने चैतन्य वर्भव एकच देव सर्व प्रकारच्या भूग संबंध आहे त्याशिवाय अन्य कोणी चेतना नसल्याने अन्य अभाव निर्माण होतो कशासाठी आहे असा प्रकारचा प्रश्न अगर त्याचे उत्तर यांना या ठिकाणी जागाच नाही विषय अ निर्वचनीय आहे याला साक्षात कोण जाणतो या विषयाचे प्रतिपादन कोण करील हे जगात कोठून आले कोणत्या कारणास्तवची रचना करण्यात आली तत्तरी ते ब्राह्मण दोन आठ नऊ इत्यादी मंत्र देखील हीच गोष्ट सांगतात शिवाय भगवंतांनी सांगितले आहे इत्यादी मंत्र देखील हीच गोष्ट सांगतात याशिवाय भगवंतांनी सांगितले आहे की अज्ञानाने ज्ञान झाकले गेल्यामुळे समस्त जीवांना उत्पन्न होत होतो गीता पाच पंधरा या प्रकारे नित्य शुद्ध ज्ञान रूप मुक्त स्वभायोक्त असूनही सर्व प्राणी मात्रांचा आत्मा मी आहे परंतु श्लोक अकरावा भूतमात्रांचा अधिपती सूत्रधार असे माझे स्वरूप न जाणणारे मूढ लोक सर्वसृष्टीचा नियंत्र आणि स्वामी असलेल्या माझी मी मानव धारण केल्यामुळे अवहेलना करतात भाष्य अविवेकी लोक सर्वश्रेष्ठ महान ईश्वर रूप परमभाव अर्थात सर्वांचा आत्मा मी आहे सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर मी आहे आकाशप्रमाणे व्यापक परंतु आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म भावाने मी हे सर्व व्यापून टाकले आहे अशा परमातत्वाला न जाणल्यामुळे आणि मी मानवी देह धारण केल्यामुळे मला तुच्छ मानतात माझी अवहेल करतात म्हणून मी जो परमात्मा त्याच्याबद्दल भाव असल्याने बिचारे जीव आघात होऊन पडतात हे कसं घडते श्लोक बारावा राक्षसी क्रूर मोहकारक स्वभावाचा आश्रय करून राहणारे ज्यांचे मनोरथ विफल होतात असे लाभशून्य कर्म करणारे निरुपयोगी पढ़त पढतमूर्ख विवेक शून्य बनतात भाष्य ज्यांची आशा अगर इच्छा फलद्रूप होत नाही असे व्यर्थ इच्छा करणारे मोघक्रम आहोत ते व्यर्थकर्म करतात कारण त्यांच्यामुळे जी अग्निहोत्राधी कर्म केली जातात ते स्वतःच्या जा अंतरात असलेल्या भगवंताचा अनादर करणारे असल्याने विफल होतात म्हणून अशा लोकांना मोघकर्मा म्हणतात शिवाय मोघज्ञानी निष्फळ ज्ञानवंतही असतात त्यांचे ज्ञान निष्फळ होते आणि ते विव्य ही नव्हतात ते मग मोह उत्पन्न करणाऱ्या मोडा प्या खा दुसऱ्याचे धन लुटा असे बोलणारे आणि त्याप्रमाणे क्रूर कर्म करणारे होतात हे असुरांच्या लोकात राहण्यास योग्य आणि प्रकाशही नव्हतात ईशाभस्य तीन असे श्रुतीचेही वचन आहे परंतु श्रद्धायुक्त होऊन भगवत भक्ती रूप मोक्षाचा अवलंब करणारे जे लोक आहेत ते त्यांच्यासाठी श्लोक रावा परंतु अर्जुना दैवी प्रकृतीचा आश्चर्य करणारे महात्मै। मी सर्व हुत मात्रांचे अधिकारण असून अविनाशी आहे असे जाणून अनन्य गोरमाची भक्ती उपासना करतात भाष्य हे पार्थ शम दया श्रद्धा वगैरे सद्गुण दैवी प्रकृतीचे आहेत त्या देवी प्रकृतीचा आश्रय करणारे उदार अंतकरण असलेले महात्मे भक्तजन मला ईश्वराला अनिन्य चित्ताने माझी उपायना करतात माझे चिंतना करतात नित्य भक्ति ले ते कोणत्या प्रकारे श्लोकचा नित्यभक्ती रूप अंतकरण असे ते पुरुष माझे सतत गुणगान करतात किंवा दृढ निश्चयपूर्वक वर व्रतस्थपणाने तपसाधना करून मला प्रेमाने शरणे येतात आणि माझी सतत उपासना करतात आणि अहिंसादे आचाराने प्रयत्नपूर्वक सर्वांतर स्थित असलेल्या मला भगवंताला भक्तीपूर्वक वंदना करतात माझ्या चिंतनात राहून माझी उपासना सेवा करतात असे लोक कोणत्या प्रकारे उपासना करतात त्याबद्दल पुढे सांगतात श्लोक पंधरावा ज्ञाने परमात्मा एकच आहे अशा भावनेने किंवा विविध प्रतीकांच्या रूपाने विश्वरूप असलेल्या माझी उपासना करतात लोक दुसरी उपासना बाजूला सारून भगवत विषय ज्ञानाच्या युगाने ज्ञान यज्ञ रूप माझी उपासना करतात अर्थात पर ब्रह्म परमात्मा एकमेव आहे अशा एकत्वाच्या भावनेने माझी पूजा करून उपासना करतात कोणी सूर्यचंद्र आणि विविध भावांतरात ठेवून त्या रूपाने माझी उपासना करतात तर काही लोक सर्वमुख विश्वरूपाने स्थित आहे असे मानून विविध प्रकारे माझी उपासना करतात भक्त लोक विविध प्रकारे उपासना करतात तर ती भगवंताचीच उपासना कशी केली जाते यावर स्पष्टीकरण श्लोक हवन रूप उपासना रूप पितरांच्या उद्देशाने केलेला द्रव्य त्याग त्याचप्रमाणे पित्रांसाठी दिलेले स्व अन्न स्वधा मी आहे त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र जे खातात ते अन्न मी आहे या ठिकाणी औषध हा शब्द अन्नासाठी वापरण्यात आला आहे असे समजावे की सर्वसाधारण प्राणी मात्रांना व्याधींचा नाश जे औषध ते स्वधामी या योगे देव आणि पितर यांना हवी प्रदान करण्यात येतो ते मंत्र मी आहे या व्यतिरिक्त आज्य यज्ञ तूप ज्या अग्निमध्ये हवन केले जाते तो अग्नी आणि हवन कर्म देखील आहे तसेच श्लोक या जगाचा पिता माता धाता आजोबा मी आहे त्याप्रमाणे पवित्र आणि ज्ञेय ब्रह्म ओंकार ऋगवेद यजुर्वेद सामवेद मीच आहे भाष्य मी जगाला जन्म देणारा पिता जन्म देणारी माता राणीमात्रांच्या कर्माचे फळ प्रदान करणारा धाता पित्याचा पिता जाणण्यास योग्य पवित्र ब्रम्ह ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद सर्व तसेच श्लोक आठरावा प्राप्त होणारे ठिकाणी सर्वांचे पोषण करणारा अधिपती प्रमुख निवासस्थान संरक्षण करता उत्पत्ती आणि लय यांचे उगमस्थान आणि अविनाशी मूल बीजमी आहे पोषण करता प्रभू म्हणजे स्वामी साक्षी प्राणीमात्रांच्या केलेल्या आणि न केलेल्या कर्मांचा द्रष्टा ज्यामध्ये प्राणीमात्र निवास करतात निवासस्थान शरण आलेल्या दुःखांचे दुःख दूर करणारा शरण उपकार उपकाराच्या फेडीची अपेक्षा न करता उपकार करणारा मित्र जगाचा उत्पत्ती करता प्रभ प्रलय जग ज्याच्या मध्ये लय पावते असा सर्व जगत ज्या ठिकाणी स्थिरावते ते स्थान कालांतराने प्राणीमात्रांनी केलेल्या कर्माचा उपभोगमय फळाचे भांडार निधान आणि अविनाशी बीज मी आहे अशी उत्पत्ती आणि लय आकृतीचे कारण मी आहे जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत त्याचे मूळ कायम आहे म्हणून बीज अविनाशी आहे असे म्हटले आहे कारण काही ही उत्पन्न होत नाही ही उत्पत्ती नित्य होताना अनुभवता येते म्हणून बीज परमात परमात्मा याचा नाश कधी होत नाही तसेच लोक एकोणीसावा आकर्श कर। मी उष्णता देतो जलाचे आकर्षक आकर्षण करून पर्जन्यवृष्टी करतो त्याचप्रमाणे मी अमृत आहे आणि मृत्यूही आहे अर्जुना स्थूल सूक्ष्म व्यक्त अव्यक्त देखील मीच आहे भाष्य मी आदित्य होऊन प्रखर किरणांनी उष्णता व प्रकाश देतो तर काही किरणांनी वृष्टी करतो वृष्टीनंतर आठ महिन्यापर्यंत पाणी शोषण करून वर्षा काळे पुन्हा पाऊस पडतो हे अर्जुना देवांचे अमृत आणि मृत्यू लोकात राहणाऱ्यांचा मृत्यू म्हणजे सर्वातील सत आणि असत आहे जो ज्या संबंधाने विद्यमान आहे आणि जो याच्या विपरीत आहे ते सर्व मी आहे परंतु प्रत्यक्ष भगवान असत नाही म्हणून सत म्हणजे कार्य आणि असत म्हणजे कारण असे समजणे उचित होवी कथन केलेल्या क्रमानुसार एकरूपता विविधता इत्यादी विज्ञानमय रूपाने यज्ञाच्या साहज्याने माझी पूजन करण्याच्या निमित्ताने माझी उपासना करतात ते आपल्या अनुभवाप्रमाणे मनात येऊन मिळतात परंतु जे विषय वासनायुक्त अज्ञानी असतात श्लोक विसावा सोमच्या प्राशनाने पापशून्य आणि पवित्र झालेले तीन वेदांचे अध्ययन केलेले पुरुष अनेक प्रकारच्या श्रौत यज्ञानी माझ्यासाठी यज्ञ करून स्वर्गप्राप्ती नामक फळ मागतात असे ते पुण्यवंत लोकेंद्र लोकाला जातात आणि दिव्य भोगतात मश्यो वेदे वेदे या तीन असे वसु आदी देव रूपाने स्थिर झालेले सकाम पुरुष माझ्या परमात्म्यासाठी अग्निष्टमादी यज्ञ करतात आणि स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात ते आपल्या पुण्याने पुण्यामुळे प्राप्त झालेल्या फळामुळे इंद्राच्या स्थानाची प्राप्ती करून घेतात त्या ठिकाणी देवतांचे दिव्य भोग भोगतात देवतांचे स्वर्गातील हे अगदी अप्रकृत भोग आहेत त्यांचा आस्वाद घेतात श्लोक एकविसावा त्या ठिकाणी अशा स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्य संपत्ता स्मृत्युल परत येतात त्याप्रमाणे तीन वेदांनी प्रतिपादन केलेल्या धर्माचे पुन्हा पुन्हा आचरण करून स्वर्गोपभोगाची इच्छा करणारे लोक येरझारा प्राप्त करतात हे लोक विषाल स्वर्ग लोकातील भोग पुण्यासाठी परत मृत्यू लोकात येतात या प्रतिपादना प्रमाणे केवळ वैदिक कर्माचा आचार करणारे पण विविध भोगांची इच्छा करणारे विषयासक्त लोक वारंवार येण्याच्या असतिला प्राप्त होतात म्हणजे ते स्वर्गात जातात आणि परत येतात पुन्हा पुन्हा जन्मतात आणि मरतात यातायात त्यांना कधीही स्वतंत्रता स्वतंत्रता प्राप्त होत नाही परंतु जे निष्कामी आणि ते श्लोक अनन्य होऊन माझे चिंतन करणारे उपासना करतात त्याने त्याने त्या नेत्य उपासना करणाऱ्या भक्तांचा योगक्षेम मी चालवतो बश्य जे सन्यासी लोक अनन्य भावाने युक्त होऊन परमेश्वराला मरा आत्मरूपाने जाणतात आणि माझे चिरंतन चिंतन करीत श्रेष्ठ आणि निष्काम उपासना करतात निरंतर माझ्यामध्ये स्थिर होऊन राहतात अशा परमार्थ ज्ञानवंतांचा योगक्षेम मी चालवतो जी वस्तू प्राप्त झालेली नाही ते प्राप्त करणे हा योग आणि प्राप्त झालेल्या वस्तूंचे रक्षण करणे हे क्षेम होय हे दोन्ही कार्य मी स्वतः करतो ज्ञाने पुरुष माझा आत्मा आहे असे माझे मत आहे थोडक्यात तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे म्हणून बर प्रतिपादन केलेला भक्त माझा आत्मा असून मला प्रिय आहे पूर्वपक्ष अन्य भक्तांचा योगक्षेम सुद्धा भगवान चालवत चालवतात ना उत्तर पक्ष ठीक आहे योगक्षेम भगवानच चालवतात परंतु त्यामध्ये असा भेद आहे की जे दुसऱ्या भक्त आहेत ते स्वतःच आपला योगक्षेम चालवा म्हणून प्रयत्न करतात परंतु माझ्याशी अनन्य असलेले भक्त आपला योगक्षेम चालावा म्हणून स्वतः कधीच प्रयत्न करीत नाही इतकेच काय जगणे आणि मरणे यामध्ये सुद्धा त्यांची वासना नसते ते केवळ भगवंतावर अवलंबून राहतात म्हणून त्यांचा युगक्षेम भगवान स्वतः चालवतात <coughs> अन्य देव सुद्धा तूच आहे म्हणून त्याचे भक्त सुद्धा तुझेच पूजन करतात ही थी गोष्ट ठीक आहे लोक विसावा विसाव अर्जुना याशिवाय जे भक्त श्रद्धापूर्वक अन्य देवांची उपासना करतात त्यांची ती उपासना विधीपूर्वक नसली तरी मलाच पावते भाष्य जे अन्य देवतांचे भक्त आहेत आणि ते आस्तिक बुद्धीने त्यांची पूजा अर्चा करतात हे कोणते माझेच पूजन करतात परंतु अविधीपूर्वक पूजन करतात अज्ञान म्हणजे अविधी म्हणजे ते अज्ञानपूर्वक माझी उपासना करतात त्यांचे ते पूजन अविधीपूर्वक कसे म्हटले जाते त्याविषयी भगवंत म्हणतात श्लोक चोवीसा कारण मी सर्व उपासनांचा भोक्ता आणि स्वामी आहे परंतु मला ते जाणत नाहीत म्हणून ते विचलित होतात बश श्रौत्र वस्मार्थ सर्व प्रकारच्या यज्ञाच्या देवता मी असून भोक्ता आणि स्वामी आहे सर्व यज्ञांचा स्वामी मी आहे गीता आठ चार असे यापूर्वी सांगितले आहे परंतु हे अज्ञानी लोक या प्रकारे मला तत्वत जाणत नाहीत म्हणून विधीयुक्त पूजन जरी त्यांनी केले नाही यासाठीच यज्ञाच्या सत्य ते वंचित होतात त्यांचे पतन होते जो भक्त अन्य देवांची भक्तीयुक्त अंतकरणाने परंतु विधी शून्य पूजा करतात त्यांना देखील या यज्ञाचे फळ अवश्य प्राप्त होते ते कसं ते सांगतात पंचवीसावा देवतांचे व्रत करणारे देवलो कस जातात पितरांची उपासना करणारे पितरांकडे पितृ लोक जातात भूतमातरांची उपासना करणारे भूतांच्या स्थानाला प्राप्त होतात आणि माझी परमात्म्याची उपासना करणारे मला प्राप्त होतात अशे ज्यांचे भक्ती नियम देवभक्तीचा आश्रय करतात असे देव उपासक देव लोकाला प्राप्त होतात सोळा मातृगा गण आणि चार भगिनी वगैरे भूतगणांप्रत जातात त्याप्रमाणे माझे पूजन करणारे वैष्णव भक्त मलाच येऊन मिळतात याचा अभिप्राय असा आहे की समान उपासना परिश्रम करणारे अन्य देवतांचे उपासक केवळ अज्ञानामुळे मला प्राप्त होत नाही कारण ते माझी उपासना करीता नसलेने, त्यांना अत्यल्प फळ प्राप्त होते माझ्या भक्तांना केवळ पुनरावृत्ती होणार नाही एवढेच फळ मिळते असे नाही पण माझी उपासना अत्यंत सुख पूर्णपणे केली जाते ती कशी याबद्दल सांगतात श्लोक सगळी जो भक्त मला अत्यंत भक्तीने पान फुल फळ पाणी अर्पण करतो ते भक्तीपूर्वक अर्पण केलेले मी स्वीकारतो भाष्य जो भक्त मला पान फूल फळ किंवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धी भक्ताने अर्पण केलेली पानादी वस्तू मी स्वीकारतो असे असल्याने सत्तावीस हव्वा हे अर्जुना तू जे जे कर्म करशील जे भक्षण करशील जे हवन करशील जे दान देशील आणि जे तपजन करशील ते सर्व मला अर्पण कर भाष्य हे गुंतीपुत्रा तू स्वतःच्या वाट्याला आलेले कर्म करशील जे खाशील श्रवत स्मारत असे हवन करशील किंवा ब्राह्मणांना सुवर्ण यज्ञासाठी तूप वगैरे ते सर्व मला असे करण्याने तुला कोणता लाभ होईल ते ऐक श्लोक अठ्ठावीसावा या योगे इष्ट अगर अनिष्ट फळ देणाऱ्या कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील असा संन्यास आणि योग या योगे कर्मबंधनातून सुटलेला तू मला प्राप्त होशील अशो इष्ट किंवा अनिष्ट फर फळ देणाऱ्या कर्माच्या बंधनातून म्हणजे चा चांगले हे ज्या कर्माचे फळ आहे अशा कर्मांच्या बंधनातून तू सुटशील या प्रकारे संन्यास आणि योग यांनी युक्त असलेला होऊन मला अर्पण करावयाच्या कर्माचे कारण म्हणजे संन्यास आणि कर्मरूप होणे म्हणजे योग होय अशा संन्यास व योग यांच्या सहाय्याने ज्याचे अंतकरण तयार झालेले आहे असा तू या जीवनामध्ये कर्मबंधनापासून मुक्त होशील म्हणजे या शरीराचा नाश झाल्यावर तुम्हाला प्राप्त होत माझ्यामध्ये विलीन होऊन जाशील असे जा असेल तर भगवंत सुद्धा राग आणि द्वेष करणारे आहेत कारण ते भक्तांवरच फक्त अनुग्रह करतात दुसऱ्यावरती नाही असे म्हणणे उचित नाही श्लोक एकोणतीसावा सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी समभावानेच असतो माझा आवडता अग्र असा कोणीही नाही तरी सुद्धा जे भक्तीपूर्वक माझी उपासना करतात ते माझ्यामध्ये असतात आणि मी त्यांच्यामध्ये असतो सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीत बाबतीत मी समान आहे माझा कोणी द्वेष्य नाही आणि कोणी प्रिय देखील नाही मी अग्निप्रमाणे समान आहे आपल्यापासून दूर असलेल्या प्राण्यांना गारवा अग्नी नाही साकारत नाही आपल्यापासून दूर असलेल्या प्राण्यांचा गारवा अग्नि नाही साकारीत नाही तो जवळ असेल त्याची शिथलता मात्र अग्नि करतो त्याप्रमाणे मी भक्तांवर अनुग्रह करतो दुसऱ्यांवर अनुग्रह करीत नाही जो भक्त माझे ईश्वराचे प्रेमपूर्वक वजन करतो तो माझ्यामध्ये स्थित असतो माझ्या आसक्तीचे काहीही कारण नाही पण मी मात्र त्यांच्यामध्ये स्थित असतो एवढ्याने ही गोष्ट संपत नाही माझ्या भक्तीची महनीयता ऐ श्लोक तिचा वाव एखादा अत्यंत दुराचारी असला आणि जर त्याने अनन्य भक्ती केली तर तो शुद्धचा मानावा कारण त्याची प्रवृत्ती सन्माकडे वळलेली वा असते वाईट आचरण करणारा मनुष्य असला आणि तो अनन्य प्रेमान युक्त होऊन मला परमेश्वराला भजतो त्याला साधूच मानणे उचित होय कारण योग्य आचरण करणारा आहे असे मानणे योग्य होय कारण त्याचा निश्चय अगदी यथार्थ आहे तो उत्तम निश्चयी असतो असल्याने बाहेरच्या दुराचाराला सोडून देऊन श्लोक एकतीसा उपासनेची प्रवृत्ती असलेला पुरुष लवकरच धर्मात्मा शुद्ध अंतकरणाचा होतो आणि त्याला अविनाश समाधान प्राप्त होते अर्जुना माझ्या भक्ताचा नाश कधीही होत नाही असे निश्चितपणे समाज भाष्य तो उपासक त्वरेने धार्मिक चित्त वृत्ती असलेला होतो आणि नित्य शांतीला प्राप्त होतो हे ऐक तू अशी निश्चित कर की ज्यामुळे आपले अंतकरण समर्पित होईल असा माझा भक्त कधीही नष्ट होत नाही अर्थात त्याला अधोगती प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे लोक बत्तीसा अर्जुना हे लोक मा जा करून राहतील ते पापजून चांडाळ आदी कुलात जन्मलेले असेल किंवा स्त्रिया वैश्य आणि शूद्र कोणी असले तरी परमश्रेष्ठ गतीला जातात भाष्य कारण हे पार्थाव हे जन्मलेले आहेत म्हणजेच ज्यांच्या असे प्राणी कोण याचे उत्तर असे की स्त्री वैश्य आणि शूद्र सुद्धा मला शरण येतात किंवा मी सर्वांचा आधार आहे असे मानून उत्तम गतीला प्राप्त होतात श्लोक ते दिसावा तर पवित्र ब्राह्मण आणि भगवत भक्त क्षत्रिय श्रेष्ठ मुक्त होतीलच तू या विनाशी आणि सुखरहित अशा मृत्यू लोकात जन्माला आहेस म्हणून माझी उपासना कर भाष्य पुन्हा जे पुण्ययोनी ब्राह्मण आणि राजर्षी भक्त आहेत त्यांच्याबद्दल अधिक गाय सांगावे जो राजा आहे आणि ऋषी देखील आहे त्याला राजर्षी म्हणतात तू आता अनित्य क्षणभंगूर आणि सुखरहित मनुष्य लोकात जन्माला येऊन परम पुरुषार्थ साधन रूप मनुष्य शरीर धारणा करून माझी परमेश्वराचीच भक्ती कर सेवा करू माझ्या परमेश्वराच्या ठिकाणी मन स्थिर कर माझा भक्त हो मला नमस्कार कर याप्रमाणे आपला आत्मा माझ्याशी एक करून ईश्वरमय झालास म्हणजे मला जीवन मिळशील तू मन म्हणा माझ्यामध्ये याचे मन आहे असा हो माझा भक्त हो माझेच भजन पूजन करणार आहो आणि मलाच नमस्कार कर या प्रमाणे चित्ताला माझ्या मध्ये आणून ठेवल्यावर मलाच शरण आलास म्हणजे अभिप्राय असा की मी सर्व भूतमात्रांचा आत्मा आणि परमश्रेष्ठ अवस्था आहे असा जो मी आत्मरूप आहे त्या मला तू प्राप्त होशील या ठिकाणी श्लोकातील माम या पदाचा संबंध आत्मान या पदाशी आहे मत परायण असा याचा अर्थ आहे नवबा अध्याय समापतो